अध्याय दहावा भागवताची दहा लक्षणे श्रीशुक म्हणाले परीक्षिता या भागवत पुराणात सर्ग, विसर्ग स्थान पोषण उती मनमंतर कथा, निरोध मुक्ती आणि आश्रय अशा दहा विषयांचे वर्णन आहे यातील दहावे जे आश्रय तत्व आहे त्याचे योग्य ज्ञान होण्यासाठी कधी श्रुतीने कधी तात्पर्याने तर कधी प्रत्यक्ष अनुभवाने अन्य नऊ विषयांचे महात्म्यांनी वर्णन केलेले आहे ईश्वराच्या संकल्पाने सत्व रज समगुणांमध्ये विषमता उत्पन्न होऊन रूपांतर झाल्याने जी आकाशादी पंच महाभूते शब्दादी तनमात्रा इंद्रिय अहंकार आणि महत्त्व स्वरूप विराटाची जी उत्पत्ती होते त्याला सर्ग म्हणतात ब्रह्मदेवाकडून ज्या चराचर सृष्टी निर्माण होतात त्यांचे नाव विसर्ग प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या सृष्टीला एका मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यात भगवान विष्णूंची जी श्रेष्ठता सिद्ध होते तिचे नाव स्थान भगवंतांची भक्तांच्यावर जी कृपा होते तिचे नाव आहे पोषण मन्वंतराचे अधिपती जी भगवत भक्ती आणि प्रजापालन रूप शुद्ध धर्माचे अनुष्ठान करतात ते मनवंतर म्हटले जाते जीवांना कर्मांच्या द्वारे बंधनात टाकणाऱ्या आणि त्यांच्या भक्तांच्या विविध आख्याना युक्त अशा ज्या कथा त्या ईशानु कथा होत योग निद्रेचा स्वीकार करून भगवंत शयन करतात तेव्हा जीवाचे आपल्या उपाधींसह भगवंतात लीन होणे त्याला निरोध म्हणतात अज्ञानाने कल्पना केलेले कर्तृत्व भोक्तृत्व अनात्मभावाचा त्याग करून आपल्या परमात्म रूप वास्तविक स्वरूपात स्थिर होणे म्हणजे मुक्ती होय परीक्षिता या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतात ते परब्रह्मच आश्रय आहे शास्त्रात त्यालाच परमात्मा असे म्हटले आहे नेत्र इत्यादी इंद्रियांचा जो अभिमानित द्रष्टा जीव आहे तोच इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता सूर्य इत्यादी रूपात सुद्धा आहे आणि जो नेत्रगोल इत्यादी युक्त दिसणारा देह आहे तोच या दोघांना वेगवेगळे करतो या तिघांपैकी एकाचा जरी अभाव झाला तरी दुसऱ्या दोघांचे ज्ञान होऊ शकत नाही म्हणून या नाही जो जाणतो तो परमात्माच सर्वांचे अधिष्ठान असलेले आश्रय तत्व आहे त्याचा आश्रय तो स्वतःच आहे दुसरा कोणी नाही विराट पुरुष जेव्हा ब्रह्मांड फुडून बाहेर पडला तेव्हा तो स्वतःला राहण्यासाठी ठिकाण शोधू लागला त्या शुद्ध संकल्प पुरुषाने स्वतःला राहण्यासाठी पवित्र पाणी निर्माण केले विराट पुरुषरूप नरापासून उत्पन्न झाल्या कारणाने पाण्याचे नाव नार असे पडले त्या आपणच उत्पन्न केलेल्या ना नारा मध्ये तो पुरुष एक हजार वर्षांपर्यंत राहिला म्हणून त्याचे नाव नारायण पडले त्या नारायणांच्या कृपेनेच द्रव्य कर्म काल स्वभाव आणि जीव आदींची सत्ता आहे त्यांनी उपेक्षा केली तर कोणाचेच अस्तित्व राहणार नाही जागे इच्छा केली, आपल्या मायेने अखिल एकच वीर तीन भागात कसे विभागले गेले ते ऐक विराट पुरुषाच्या इकडे तिकडे हल्ल्याने त्याच्या शरीरातील आकाशापासून इंद्रिय बल मनोबल आणि शरीर बलाची उत्पत्ती झाली त्यापासून या सर्वांचा राजा जो प्राण तो उत्पन्न झाला राजाच्या पाठोपाठ त्याचे सेवक जसे चालतात तसेच सर्वांच्या शरीरातील प्राण प्रबळ असेल तरच सर्व इंद्रिय सुद्धा प्रबळ राहतात आणि प्राण जेव्हा सुस्त होतो तेव्हा सर्व इंद्रिय सुद्धा सुस्त होतात जेव्हा प्राणाचे येणे जाणे वेगाने होऊ लागले तेव्हा विराट पुरुषाला तहान भुकेचा अनुभव येऊ लागला खाण्यापिण्याची इच्छा होताच सर्वात प्रथमात मुख प्रगट झाले मुखापासून टाळू आणि टाळूपासून रसनेंद्रिय प्रगट झाले यानंतर ज्यांना जीभ ग्रहण करते ते अनेक प्रकारचे रस उत्पन्न झाले जेव्हा त्याला बोलण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या मुखापासून वाक इंद्रिय त्याची अधिष्ठान देवता अग्नी आणि त्याचा विषय बोलणे हे तीन प्रगट झाले यानंतर पुष्कळ दिवस पर्यंत त्या जलातच तो पडून राहिला श्वासाच्या वेगामुळे नासिका छिद्रे प्रगट झाली जेव्हा त्याला वास घेण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या नाकात घाणेंद्रिय येऊन बसले आणि त्याची देवता वास पसरवणारा वायू प्रकट झाला प्रथम त्याच्या शरीरात प्रकाश नव्हता नंतर जेव्हा त्याला स्वतःला आणि दुसऱ्या वस्तूला पाहण्याची नेत्रेंद्रिय प्रकट झाली जेव्हा वेदरूपी ऋषी विराट पुरुषाची स्तुती करून त्याला जागे करू लागले तेव्हा त्याला ऐकण्याची इच्छा झाली त्याच वेळी कान त्यांची अधिष्ठात्री देवता दिशा आणि श्रोत्रेंद्रिय प्रकट झाली यामुळे शब्द ऐकू येतो जेव्हा त्याला वस्तूंची कोमलता कठीणपणा हलपणा उष्णता आणि थंडपणा जाणण्याची तेव्हा त्याच्या शरीरामध्ये त्वचा निर्माण झाली पृथ्वीतून जशी झाडे उगवतात त्याचप्रकारे त्या त्वचेतून रोम निर्माण झाले आणि त्याच्या आग बाहेर राहणारा वायू प्रकट झाला स्पर्श ग्रहण करणारे त्वचा इंद्रिय निर्माण होऊन त्याने शरीराला सगळीकडून लपेटून घेतले त्या योगे त्याला स्पर्शाचा अनुभव येऊ लागला जेव्हा त्याला अनेक कर्मे करण्याची इच्छा झाली तेव्हा त्याला हात फुटले त्यांना ग्रहण करण्याची शक्ती आणि त्याची अधिदेवता इंद्रिय इंद्र तसेच या दोन्हीच्या आश्रयाने होणारे ग्रहण रूप कर्म प्रकट झाले जेव्हा त्याला इष्टस्थळी जाण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या शरीराला पाय आले त्याच्या बरोबर अधिष्ठात चालून यज्ञ सामग्री एकत्रित करतात संतान स्त्री सुख आणि स्वर्गभोगाची इच्छा झाल्यावर विराट पुरुषाच्या शरीरात लिंगाची उत्पत्ती झाली त्यात उपस्थ इंद्रिय आणि प्रजापती देवता तसेच या दोहच्या आश्रयाने राहणाऱ्या उत्पन्न झाली या दोघांच्या द्वारा मनत्यागाची क्रिया होते अपान मार्गाद्वारे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याची इच्छा झाल्यावर नाभी प्रकट झाली त्यातून अपान आणि मृत्यू देवता प्रकट झाली या दोन्हीच्या आश्रयानेच प्राण आणि अपान वेगळे होऊन मृत्यू येतो जेव्हा विराट पुरुषाला अन्न पाणी घेण्याची इच्छा झाली तेव्हा पोट आतडी आणि नाड्या उत्पन्न झाल्या त्याचबरोबर आतड्यांची देवता समुद्र नाड्यांच्या देवता नद्या तसेच समाधान आणि पोषण हे दोन्हीही त्यांच्यावर अवलंबून असणारे विषय उत्पन्न झाले जेव्हा त्याने आपल्या मायेविषयी विचार करण्याची इच्छा केली तेव्हा हृदयाची उत्पत्ती झाली त्या मनाची देवता, चंद्र आणि संकल्प प्रकट झाले विराट पुरुषाच्या शरीरामध्ये पृथ्वी जल आणि तेजापासून त्वचा चर्म मांस रक्त मेद मज्जा आणि हाडे असे सात धातू प्रकट झाले तसेच आकाश जल आणि वायू पासून प्राणाची उत्पत्ती झाली श्रोत्रादी इंद्रिय शब्दादी विषयांना ग्रहण करणारी आहेत ते विषय अहंकारातून उत्पन्न झाले आहेत मन सर्व विकारांचे उत्पत्ती स्थान आहे आणि बुद्धी सर्व पदार्थांचा बोध करून देणारी आहे भगवंतांच्या या स्थूल रूपाचे वर्णन मी तुला सांगितले हे रू बाहेरून पृथ्वी जल तेज वायू आकाश अहंकार महत्त्व आणि प्रकृती या आठ आवरणाने आच्छादलेले आहे याच्याही पलीकडील भगवंतांचे अत्यंत सूक्ष्म रूप आहे हे अव्यक्त निर्विशेष आदी मध्य आणि अंत यांनी तसेच नित्य आहे वाणी आणि मन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही मी तुला भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा ज्या दोन रूपांचे वर्णन ऐकविले ती दोन्हीही रूपे भगवंतांच्या द्वारे रचलेली आहेत म्हणून विद्वान पुरुष या दोन्ही रूपांचा स्वीकार करीत नाहीत वास्तविक भगवंत निष्क्रिय आहेत आपल्या शक्तीनेच ते, ते सक्रिय बनतात नंतर ते ब्रह्माचे रूप धारण करून शब्द आणि त्याचा अर्थ या रूपात प्रकट होतात नंतर ते अनेक नामे रूपे आणि क्रिया यांचा स्वीकार करतात परीक्षिता प्रजापती मनू देवता ऋषी पितर सिद्ध चारण गंधर्व विद्याधर असूर यक्ष किन्नर अप्सरा नाग साप किमपुरुष उरग मातृका राक्षस पिशाच पेत प्रेत भूत विनायक कुष्मांड उन्माद वेताळ यातुधान ग्रह पक्षी मृग पशु वृक्ष पर्वत सरपटणारे प्राणी अशी संसारात जेवढी नामरूपे आहेत ती सर्व भगवंतांचीच आहेत जगात चर आणि अचर भेदाने दोन प्रकारचे तसे जलायुज अंडज स्वेदज आणि उद्भिज, अशा भेदाने चार प्रकारचे असे जितके जलचर स्थलचर आणि आकाशात उडणारे प्राणी आहेत ते सर्वच्या सर्व शुभ अशुभ आणि मिश्र कर्मांची फळे आहेत सत्वगुणाच्या प्राधान्याने देवता रजोगुणाच्या प्राधान्याने मनुष्य आणि तमोगुणाच्या प्राधान्याने नरकवासीय योनीची प्राप्ती होते या गुणांमध्ये सुद्धा जेव्हा एक गुण दुसऱ्या दोन गुणांमुळे दबला जातो तेव्हा प्रत्येक गतीचे आणखी तीन तीन भेद होतात ते भगवंत जगाचे पालन पोषण करण्यासाठी विष्णु रूप घेऊन देव मनुष्य पशुपक्षी इत्यादी रूपात अवतार घेतात आणि विश्वाचे पालन पोषण करतात प्रलयाचा काळ आल्यावर तेच भगवान आपण निर्माण केलेल्या या विश्वाला जसा वायू मेघमालेला घेतो त्याप्रमाणे कालावली स्वरूप रुद्राचे रूप धारण करून आपल्यात लीन करून घेतात महात्म्यांनी भगवंतांचे अशा प्रकारे वर्णन केले आहे परंतु याच्याही पलीकडील ते असल्या कारणाने तत्वज्ञानी पुरुषांनी त्यांना अशा रूपातच केवळ पाहता कामा नये सृष्टीची रचना इत्यादी कर्मांचे निरूपण परमात जो जोडण्यासाठी केलेले नाही तर कर्तृत्वाचा निषेध करण्यासाठी केलेले आहे कारण ते मायेमुळे कल्पिलेले आहे हे मी ब्रह्मदेवाचे महाकल्पासह इतर कल्पांचे वर्णन केले आहे सर्व कल्पांमध्ये सृष्टिकर्म क्रम एकच सारखा आहे फरक एवढाच आहे की महाकल्पाच्या प्रारंभी प्रकृतीपासून क्रमशः महत्त्व इत्यादींची उत्पत्ती होते आणि कल्पाच्या प्रारंभी प्राकृत सृष्टी जशीच्या तशीच राहते फक्त चराचर प्राण्यांची विकारजन्य सृष्टी नवीन निर्माण होते कालाचे मोजमा कल्प आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या मनवंतराचे वर्णन यापुढे करण्यात येईल आता तू पाद्यकल्पाचे वर्णन लक्ष देऊ नाही शौनकाने विचारले सुतमहोदय आपण आम्हाला सांगितले की भगवंतांचे परमभक्त विदुरानी जवळच्या कुटुंबियांना सोडून पृथ्वीवरील निरनिराळ्या तीर्थक्षेत्रे भ्रमण केले त्या तीर्थयात्रेमध्ये त्यांचा मैत्रेय ऋषींबरोबर अध्यात्मासंबंधी संवाद कुठे झाला तसेच त्यांनी प्रश्न विचारल्यावर मैत्रेय ऋषींनी कोणत्या तत्वाचा उपदेश केला सूत महोदय विदुरांचे चरित्र आपण आम्हाला ऐकवावे त्यांनी आपल्या बांधवांना का सोडले आणि पुन्हा ते त्यांच्याकडे का परत आले सूत म्हणाले ऋषींनो राजा परिक्षिताने विचारल्यावर त्याच्या प्रश्ना अनुसरून शुकाचार्यांनी त्याला जे सांगितले होते तेच मी आपणास सांगतो लक्ष्यपूर्वक ऐ का अध्याय दहावा समाप्त स्कंध दुसरा समाप्त हरिओं तत्सत्